वाचक मिलिंदव्हाणकर गोष्ट एकशे एक्कावन्न शेतकरी आणि नदी एका शेतकऱ्याला नदी पार करून जायचे होते म्हणून पाण्याला उतार कोठे आहे हे पाहण्यासाठी तो नदीच्या काठावर खाली वर फिरू लागला थोड्या वेळाने तो म्हणाला जिथे पाणी संध वाहतो तिथे ते फार खोल आहे व जिथे पाण्याचा फार आवाज ऐकू येतो तिथे ते अगदी उथळ आहे तात्पर्य शांत वाटणारा अगदी आतल्या गाठीचा असल्याने त्याच्याकडून धोका असण्याचा जसा संभव असतो तसा बडबड्या आणि मोकळ्या मनाच्या माणसाकडून नसतो गोष्ट एकशे बावन्नावी कोल्हा व बोकड एक कोल्हा एका विहिरीवर पाणी प्यायला गेला असता विहिरीत पडला त्याने विहिरीतून वर येण्याचा खूप प्रयत्न केला पण काही उपयोग होईना इतक्यात तेथे एक बोकड हो व कोल्ह्याला लागला अरे हे पाणी चांगलं आहे का कोल्हा त्यावर म्हणाला अरे मित्रा पाणी किती चांगले आहे म्हणून सांगू अगदी अमृता इतकं गोड पाणी आहे हे कितीही त्याल तरी माझं समाधान होत नाही हे ऐकताच बोकडाने आत उडी मारली त्याची शिंगे मोठी होती त्याच्यावर पाय देऊन कोल्हा उडी मारून लगेचच विहिरीतून बाहेर आला व बिचारा बोकड पाण्यात गटांगळ्या खात बुडून मरण पावला तात्पर्य ही गोष्ट लोक स्वार्थासाठी करतात मग दुसऱ्याचा नाश झाला तरी चालेल म्हणून जो कोणी लालूच दाखवेल त्या माणसाच्या प्रामाणिकपणाबद्दल पूर्ण खात्री करून घेतल्याशिवाय त्याच्या विश्वास ठेवू नये गोष्ट एकशे त्रेपन्नावी चिमणी व कबूतर एक चिमणी व कबूतर एकदा गप्पा मारत बसली असता चिमणी सहज कबूतराला म्हणाली अग ज्या ठिकाणी तुझी पिल्ल बऱ्याच वेळेला चोरीला गेली त्याच ठिकाणी तू तू पुन्हा घरट बांधून राहते ह्या वेडेपणाला काय म्हणावं त्यावर कबूतर म्हणाले अगं चिमणीबाई माझा स्वभावत असा त्याला मी तरी काय करू दुसऱ्याला त्रास द्यावा अशी माझी इच्छा नाही दुसऱ्याकडून मला त्रास होईल अशी कल्पनाही मला येत नाही तात्पर्य विश्वासाने विश्वास वाढतो हे खरे पण तेथे दोन्ही पक्ष सारखेच विश्वासू पाहिजे गोष्ट एकशे चौपन्नावी पोपट आणि ससाणा एक ससाणा एका पोपटाला म्हणाला अरे तुझी तो तितकी मजबूत असताना सुद्धा तू आपला चरितार्थ नुसती फळ किडे खाऊन चालवावा हे बर वाटत नाही त्यापेक्षा आमच्यासारखं तुम्हीही मांस खाव हे चांगलं या ससाण्याच्या चा चा पोपटाला इतका राग आला की त्याने एका शब्दानेही त्याला उत्तर दिले नाही काही वेळाने तो पोपट एका कबूतराच्या खुराड्यावरून उडत चालला असता चा तेथे ससाण्याचे प्रेत उलटे टांगून ठेवलेले त्याला दिसले ते पाहून पोपट म्हणाला अरे कबूतराच्या मांसावर निर्वाह चालविण्याची इच्छा सोडून जर तू माझ्यासारखाच फळ मी किडे खाऊन राहिला असतास तर ही वेळ तुझ्यावर आली नसते तात्पर्य स्वतःच्या भरभराटीच्या काळात जो दुसऱ्याचा उपहास करतो त्याला विपत्ती आली म्हणजे तोच दुसऱ्याच्या उपहासास कारण होत गोष्ट एकशे पंचावन्नावी मोर आणि बगडा एका मोराने बगड्याला पाहून आपला सुंदर पिसारा फुलवला वहा कोणी फालतू प्राणी आहे असे मनात आणून त्याला तो आपल्या रंगीत पिसाऱ्याचे सौंदर्य दाखवू लागला त्याचा गर्व कमी व्हावा म्हणून बगळा त्याला म्हणाला अरे सुंदर पिस हे तुझ्या मोठेपणाचं लक्षण असतं तर तुमची जात श्रेष्ठ आहे हे मी कबूल केलं पण मला वाटतं जमिनीवर चालून खेळ थेल खेळण्यात थेल आणि नाचण्यापेक्षा आकाशात फिरण्याची शक्ती असणं हेच खरं मोठेपणाचं आहे तात्पर्य आपल्या अंगी असलेला गुण दुसऱ्या जवळ नसला म्हणजे त्याला हिणवावे असे जर असेल तर दुसऱ्या जवळच्या गुणासाठी त्याने आपल्याला का हिणवू नये माणसाजवळ असतात म्हणून कोणी कोणास हिणवू नये गोष्ट एकशे छप्पनवी बैल आणि लाकूड काही बैल एका इमारतीसाठी रानातून लाकूड ओढून देत होते बैलांचा तो कृतज्ञपणा पाहून त्या लाकडाला फार राग आला ते बैलांना म्हणाले अरे जेव्हा मी रानात उभा होतो तेव्हा माझा पाला तुम्हाला खायला दिला माझ्या सावलीत झोप घेतली पण हे सगळं विसरून या दगड तेव्हा तुमच्या या वागण्याला काय म्हणावं बैलांनी उत्तर दिले आम्ही हे काम काही खुशीने करत नाही आमच्याकडून ते जबरदस्तीनं करून घेतलं जात हे जर तुझ्या लक्षात आलं तर तू आम्हाला नक्कीच दोष देणार नाही तात्पर्य एखाद्याच्या इच्छेविरुद्ध त्याच्याकडून बळगबरीने जे काम करून घेतले जाते त्याबद्दल त्यांना दोष देणे योग्य नाही गोष्ट एकशे सत्तावन्ना एका अरण्यात इमारतीला उपयोगी पडणाऱ्या झाडांची लागवड केली होती ती सगळी झाडे अगदी उंच व सरळ वाढली होती त्यातील फक्त एकच झाड वाकडे होते व ते इमारतीला उपयोगी पडणारे नव्हते त्याच्याकडे पाहून इतर झाडे मोठ्याने हसून वेडे वाकडे त्याची चेष्टा केली त्या अरण्याच्या मालकाने एकदा नवीन घर बांधण्याचे ठरविले व त्यासाठी उपयोग होईल अशी सगळी झाडे तोडण्याचा हुकूम नोकऱ्यांना दिला त्याप्रमाणे नोकऱ्याने ते वाकडे झाड सोडून सगळी झाडे तोडून टाकले तत्पर्यंत ज्या गुणामुळे नुकसान होण्याची शक्यता असते तो गुण अंगी नसला तर त्याबद्दल वाईट वाटू नये गोष्ट एकशे अठ्ठावन्नावी कोल्हा आणि द्राक्षे एक भुकेलेला कोल्हा फिरत फिरत एका द्राक्षाच्या मांडवाखाली आला वर पाहतो तर सुंदर पिकलेले द्राक्षांचे घड लागले आहेत पण मांडव उंच असल्यामुळे ते त्याला हाती लागेन त्याने खूप उड्या मारल्या पण एकही द्राक्ष त्याला मिळाले नाही मग थोडे दूर जाऊन द्राक्षाकडे बघत तो म्हणाला ही द्राक्षे, द्राक्षे ज्याला कोणाला हवी त्याने घ्यावी पण ती हिरवी आणि आंबोट आहेत म्हणून मी सोडून जातो तात्पर्य एखादी वस्तू आपल्याला मिळाली नाही म्हणजे आपला कमीपणा लपवून त्या वस्तूला दोष देणारे बरेच जण असतात गोष्ट एकशे एकोणसाठावी चाकावरील माशी एक घोडागडी जोरात चालली असता तिच्या टाकावर बसून एक माशी स्वतःशीच म्हणाली मी किती धूळ उडवते आहे ही काही वेळाने ती माशी घोड्याच्या पाठीवर बसली व पुन्हा आपल्याशीच म्हणाली घोड्याला पळायला ला लावणारं ला माझ्याशिवाय दुसरं कोणी आहे का तात्पर्य दुसऱ्याने केलेल्या कामाचे श्रेय आपल्याकडे नेऊन त्याबद्दल बढाई मारत बसण्याची बऱ्याच लोकांना सवय असते गोष्ट एकशे साठावी वाव मासा व साप वाव नावा या नावाचा एक मासा आहे त्याचा आकार सापा सारखा असतो त्या जातीचा एक मासा एकदा एका सापाला म्हणाला अरे तुझा माझा आकार इतका सारखा आहे की त्यावरून तुझं आणि माझं नक्की काहीतरी नातं असलं पाहिजे असं मला वाटतं पण लोक मलाच तेवढं पकडून देतात पण तुझ्या वाटेला कोणीही जात नाही याच कारण काय साथ त्यावर म्हणाला मित्रा याच कारण असं की लोक माझ्या वाटेला गेले तर मी त्यांना उलट अशी शिक्षा करतो की त्यामुळे त्यांना चांगलीच आठवण राहावी तात्पर्य त्रास देणाऱ्या माणसाला नमुन राहणे म्हणजे त्याला त्रास देण्याच्या कामी उत्तेजन देणे होय गोष्ट एक एकशे एकसष्टवी आणि कोल्ह्या एका अरण्यातील एक बोका व एक कोल्हा बोलत बसले होते कोल्हा म्हणाला अरे बोकोबा कदाचित आपल्यावर जर एखाद संकट आलं तर हजार युक्त्या करून मी त्यातून निभावून जाईल पण तुझं कसं होईल याची मला काळजी वाटते बोका म्हणाला मित्रा मला फक्त एकच युक्ती माहिती आहे तेवढी चुकली तर मात्र माझी काही धडक नाही कोल्हा म्हणाला बाबा रे तुझी मला फारच काळजी वाटते अरे एक दोन युक्त्या मी शिकवल्या पण आजचा काळ असा आहे की ज्यानं त्यानं आपल्या स्वतः पुरतं पहावं दुसऱ्याच्या उठा ठेवी करू नयेत बरं तर येतो मी राम राम इतके बोलून कोल्हा निघाला तोच मागून शिकाऱ्याची कुत्री धावत आली बोक्याला झाडावर चढता येत असल्याने तो पटकन झाडावर चढला पण कोल्ह्याच्या हजार युक्त्यांपैकी एकही त्याच्या उपयोगी पडली आहे तो घाबरून थोडासा पुढे पडत नाही तोच शिकारी कुत्र्यांनी त्याला पकडले तात्पर्य दुसऱ्यापेक्षा मी अधिक शहाणा अशी बढाई मारणाऱ्या शहाणपण वेळेवर उपयोगी पडत नाही पण ज्याला तो कमी शहाणा समजतो त्याचे शहाणपण वेळेवर उपयोगी पडते एखाद्याला एकच विद्या चांगली येत असेल तर तिच्यामुळे जे काम होईल ते अनेक अपुऱ्या विद्यापासून होणार नाही गोष्ट एकशे बासष्टावी स्वयंपाकी व मासा एका मुसलमानाच्या घरचा स्वयंपाकी एकदा एक जिवंत मासा ते उष्णतेने त्या ते माश्याला इतक्या वेदना होऊ लागल्या कि ते टाळण्यासाठी त्याने चुलीत उडी मारली पण त्यामुळे ते त्याची अशी स्थिती झाली की पूर्वीची बरी होती असे त्याला वाटू लागले तात्पर्य कधीतरी एखादी औषध अपायकारक होते ती त्यापेक्षा मूळचा रोग धरा असे म्हणण्याची पाळी येते गोष्ट एकशे त्रेसष्टावी प्राणी पक्षी व मासे एकदा प्राणी व पक्षी यांची लढाई व्हायची होती त्यावेळी मासे व प्राणी यांचा असा तह झाला कि माशांनी पक्षाविरुद्ध प्राण्यांना मदत करावी पुरे लवकरच लढाई सुरू झाली पण त्यावेळी माशांनी असा निरोप पाठविला की जमिनीवर येऊन लढण्यास आम्ही समर्थ नाही तात्पर्य सहाय्य मिळावे म्हणून ज्यांच्याशी आपण मैत्री करतो त्यांच्याकडून आपल्याला किती सहाय्य मिळेल याचा विचार आधीच करावा म्हणजे ऐन वेळी फजिती व्हायला नको गोष्ट एकशे चौसष्टावी सिंह आणि उंदीर उन्हाळ्यात एक सिंह एका झाडाच्या सावलीत अगदी शांत झोपला होता तेथे उंदरांनी फारच त्रास दिला त्यामुळे एका उंदरा केली माझ्या रक्ताने आपले हात विटाळू नका मला जीवदान द्यावं हेच योग्य ते ऐकून सिंहाला त्याची दया आली व त्याने त्याला सोडून दिले पुढे एकदा सिंह अरण्यात फिरत असता त्याच झाडाजवळ शिकाऱ्याने जाळे लावले होते त्यात पड़ला, त्यावेळी त्याने आपली सगळी शक्ती खर्चून धडपड केली पण त्याची सुटका झाली नाही तेव्हा तो निराश होऊन ओरडू लागला तो आवाज ऐकून तो उंदीर ते बोलून त्याने आपल्या दाताने ते जाळे पुरतडले व सिंहाची सुटका केली तात्पर्य मोठ्याचे एखादे मोठे काम लहानाच्या हातून एखाद्या वेळी होते यासाठी कोणाला क्षुद्र समजून हिरवू नये आपला चलतीच्या काळात माणसाने लोकांवर उपकार केले तर पडत्या काळात तेच त्याच्या उपयोगी पडतात गोष्ट एकशे आणि सरदार जाऊन पोहोचल्यावर तेथील राजाने नोकर जाकर पाठवून वाजंत्री वाजवत मोठ्या सन्मानाने शहरात नेण्यास सुरुवात केली तो वकील कंजूश असल्याने वाजंत्री व मिरवणूक यात पैसा विनाकारण खर्च व्हावा हे ते त्याला पटले नाही म्हणून तो त्यांना म्हणाला अरे माझी आई वारली तिच्यामुळे हा सगळा थाटमाट तुम्ही बंद कराल तर बरं होईल त्याने आपली वाद्य बंद केली पुढे ही हकी समजली तेव्हा तो त्या वकिलाजवळ येऊन त्याला म्हणाला वकील साहेब आईच्या मृत्यूची बातमी ऐकून मला फार वाईट वाटलं आपली आई वारली त्याला किती दिवस झाले बरं वकील उत्तरला त्या गोष्टीला चांगली चाळीस वर्षे झाली असतील तात्पर्य पैसा वाचवण्यासाठी कंजुष माणूस वाटेलची सबब सांगायला कमी करत नाही गोष्ट एकशे सहासष्ट उंदराचे सिंहाशी लग्न उंदरामुळे जाळ्यातून सुटलेला सिंह खुश होऊन त्या उंदराला म्हणाला अरे तू माझ्यावर फार उपकार केले आहेस यासाठी तुला जे काय हवे असेल ते माझ्याजवळ माग मी देतो त्याऐकून उदिर गर्वाने फुगला व आपल्या योग्यतेचा विचार न करता म्हणाला महाराज ज्या अर्थी आपण आनंदाने काय पाहिजे ते माग म्हणता त्याअरची काहीही ही न धरता मी मागतो की तुमची मुलगी मला द्यावी हे फार सिंह वाटले पण तो वचनात गुंतल्यामुळे त्याला नाही म्हणता आले नाही त्याने आपली मुलगी आणून उदराच्या मोठ्या डवलाने चालत असता तिचा पाय उंदरावर पडून तो तात्काळ पावला तात्पर्य जे मागायचे ते विचारपूर्वक व आपल्या योग्यतेला साजेल असे मागावे नाही तर मागितल्यामुळे संकट निर्माण होईल एक गोष एकशे सदुसावी कारकुन व कारभारी कारकुनाच मित्र होता एक संस्थान कारभारिया नोकती कारकुनाला समझता अभिनंदन कर वह मित्रा तुला ही मोटी होत्या जागा मिला या मला आनंद हो कारभारी मनाला अरे पू कोस मू दुझ नो कारकुन मनाला तुम्हाला हा जो एवढा मोठा अधिकार प्राप्त झाला आहे त्याबद्दल दुःख प्रदर्शित करण्यासाठी मी आलो आहे तुमच्या या स्थितीबद्दल मला फार वाईट वाटत कारण जी स्थिती प्राप्त झाली असता माणसाला उन्माद येतो की त्याला आपल्या जुन्या मित्राचीही ओळख पटत नाही त्या स्थितीबद्दल त्या माणसाची कि कोणाला येणार नाही तात्पर्य अधिकार व सत्ता यांच्या प्राप्तीमुळे ज्याच्या स्वभावात फरक पडत नाही असे लोक कवी गोष्ट एकशे अडुसष्ट अरण्य आणि लाकूड तोड्या एकदा एक, एक लाकूड तोड्या रानात गेला असता इकडे तिकडे पाहत रडू लागला तेव्हा रानातल्या ते झाडांनी त्याला विचारले तू काय रडतोस तुला काय हवं आहे तो, तो म्हणाला माझ्या कुऱ्हाडीला दांडा नाही त्यासाठी लाकडाचा एक लहानसा तुकडा मला त्या अंतर बरं होईल त्या ऐकून झाडांना त्याची दया आली व त्याला चिंचेच्या चिवट लाकडाचा एक तुकडा दिला लाकूड तो आपल्या कुऱ्हाडीला घातला व सगळी झाडे तोडण्याचा सपाट लावला तेव्हा एक झाड इतर झाडांना म्हणाले मित्र हो आपण आपल्या हाताने आपला नाश करून घेतला आहे तेथे दुसऱ्याला नाव ठेवायला वेळ येते शत्रूवर हे उपचार करण्यात त्याच्या सुकांबद्दल क्षमा करण्यात मोठेपणा आहे हे जरी खरे असले तरी ज्यामुळे आपला शत्रू बलवान होऊन आपल्याला सुपद्रव देऊ शकेल अशा प्रकारचे सायदे त्याला देणे हा मूर्खपणा होय गोष्ट एकशे एकोणसत्तरावी म्हाता आणि तरुण एक अविचारी तरुण माणूस रस्त्याने चालला असता म्हातारपणामुळे असा एक माणूस बाबा तुमचं हे धनुष्य मला विकत देता का म्हातारा त्यावर म्हणाला तुम्ही पैसे खर्च करून धनुष्य विकत घेण्यापेक्षा थोडे थांबाल तर बिनपैशाने असंच धनुष्य तुम्हाला मिळेल कारण तुम्हाला म्हातारपणा म्हणजे तुमच्याही शरीरात असत धनुष्य होणार आहे हे ऐकता तो तरुण माणूस खाली मान घालून निमूटपणे तात्पर्य माणसाला म्हातारपणामुळे निर्माण झालेल्या वैगुण्याबद्दल त्याची चेष्टा करून अं त्यात आनंद मानणे हे माणूस तिचे लक्षण नव्हे गोष्ट एकशे सत्तरावी घुबड आणि टोळ एक म्हातारे घुबड झाडाच्या ढोलीत झोपले असता एका टोळाने झाडाखाली गाणे म्हणायला सुरुवात केली त्याने गाणे म्हणू नये म्हणून घुबडाने त्याला विनंती केली बाबा रे तू इथून जा मला विनाकारण त्रास देऊ नकोस तुझ्या किरकिरीने माझी झोप मोडते यावर तो टोळ त्या घुबडाचा धिक्कार करून त्याला शिव्या देऊ लागला तो म्हणाला तू लबाड चोर आहेस रात्रीचा बाहेर जाऊन चोरी करून पोट भरतोस मी दिवसा झाडाच्या ढोलीत लपून बसतोस त्यावर घुबड म्हणाले अरे तू आता आपलं तोंड सांभाळ नाही मग पस्तावशील तरीही टोळ ऐकून घेईना घुबड़ा की निंदा करो गाऊला मग घुबड़ा ने खोटी स्तुति कराया सुरुव रे क्षमा कर, कर तुझ गायन अग्दी गोड़ हो है इतका वे लक्षा आलो नहीं तुझा सारखा तूच तुझा गायापुड़े कोकिल तुझा स्वर सारंगी पेक्षा चंगला है बरी आठवण्ली कूपी है थोड़े से मैं तुला देते फार वेल गात राहिलाने तुझा गड़ा अगर सुकुन गेला नहीं था खरोखर स्थान लागली होती तो घोबडा जवळचे अमृत घेण्यासाठी त्याच्याजवळ गेला उचलून आपल्या तोंडात टाकले तात्पर्य आपल्याला जे आवडते ते, ते सर्वांनाच आवडेल हे लक्षात घेऊन दुसऱ्याच्या आवडीनिवडीचा जे विचार करीत नाहीत ते शेवटी आपला नाश करून घेतात गोष्ट एकशे एकाहत्तरावीस म्हातारा व मृत्यू एक अतिशय म्हातारा माणूस लाकडे आणण्यासाठी रानात गेला तेथे काही लाकडे जमा करून त्याची बोळी बांधली व ती डोक्यावर घेऊन मोठ्या कष्टाने पावले टाकत खरा पडे चालला वाटे तर डोक्यावरच्या ओझ्याने तो अगदी थकून गेला आणि ओझे खाजी टाकून धापा टाकत खाली बसला त्यावेळी तो मृत्यूला म्हणाला हे प्राणी मात्राच्या विसाव्या तू ये आणि या दुःखातून मला सोडव त्या ऐकताच प्रत्यक्ष मृत्यू म्हाताराच्या पुढे येऊन उभा राहिला व त्याला म्हणाला बाबा तू माझी आठवण का केली होती मृत्यू इतका जवळ आहे हे त्या बिचाऱ्या म्हाताऱ्याला माहित नव्हते मृत्यूची ती भीतीदायक मूर्ती पाहून म्हाताऱ्याची भीतीने गाळण उडाली मग थोड्या वेळाने तो थरथरत मृत्यूला म्हणायला मृत्यू देवा मी अशक्त माझ्या डोक्यावरची मोळी अचानक खाली पडली ती उचलून देशील म्हणून मी हाक मारली दुसरं काही कारण नाही खरंच इतकं काम होतं आणि यात जर मी तुझा अपमान केला असं तुला वाटत असेल तर मी तुझ्या पडतो मला क्षमा कर व आलास तसाच कृपा करून माघारी जा तात्पर्य मृत्यू विषय धट्टे ने बोलने की सवय थोड़े से संकट आरण ये बरत्यू दूर एक बातर लठ को बारीकोपलींबड़ा होती एक अगदी लठ्ठ व एक अगदी बारीक होती हि लठ को बारीक चेष्टा एक करे एकदा मुसलमान केजवानी होती नौकरा ला संग कि की या कोंबड्यात जी लठ्ठ कोंबडी असेल तिला मारून तिची कढी करा त्याप्रमाणे नोकर जेव्हा त्या लठ्ठ कोंबडीला मारू लागला तेव्हा ती आपल्याच मनाशी म्हणाली मी जर त्या दुसऱ्या कोंबडीसारखी बारीक असते तर आज माझ्यावर हा प्रसंग नक्कीच आला नसता तात्पर्य ज्या गोष्टीमध्ये माणसाला गर्व येतो तीच गोष्ट दुःखाला पण कारणीभूत होऊ शकते हे विसरू नये गोष्ट एकशे त्र्याहत्तरावी खेड्यातला उंदीर व शहरातला उंदीर एक साधा घोडा खेड्यातला उंदीर होता त्याच्याकडे दष्टपृष्ट व गोजीरवाणा असा शहरातला उंदीर आला खेड्यातल्या उंदराने आपल्या पाहुण्याचा ता चांगला आदर सत्कार केला आपल्या घरातले काही पदार्थ जवळच्या शेकातील कोवळी कणसे वाटाण्याच्या शेंगा व भाकरीचे तुकडे त्याला दिले पण खेड्यातले हे अन्न त्या शहरातल्या उंदराला आवडले नाही मग तो त्या खेड्यातल्या उंदराला म्हणाला अरे तुला जर राग येणार नसेल तर मी थोडं मन बोलतो अरे अशा या कंटाळवाने जागेत तू कसा हे रान आसपास गवत झाडं डोंगर पाण्याचे ओह याशिवाय दुसरं काही नाही इथल्या पक्ष्यांच्या पेक्षा माणसाचा आवाज बला नाही का यापेक्षा रा राजधानी बरी म्हणायची विचार कर आणि ही जागा सोडून माझ्याबरोबर शहरात चल तिथे तुला बरच सुख मिळेल हे सगळे वर्णन ऐकून त्या खेड्यातल्या उदराला मोह झाला व दोघे सकाळी खेड्यातून निघून रात्री शहरात पोहोचले थोडे पुढे गेले तर तेथे त्यांना एक मोठा वाडा दिसला आत जाऊन ते स्वयंपाक ते पाहून त्या खेड्यातल्या उंदराला मोठा आनंद झाला तेव्हा शहरातला उंदीर त्याला म्हणाला तू खोलीच्या मध्यभर दिवस मी एक एक पदार्थ देईन तो खाऊन पहा आणि त्याची चव कशी काय आहे ते मला सांग मग तो एक एक पदार्थ आपल्या पाहुण्याला देऊ लागला व तो चाखून आहा हा काय दविष्ट पदार्थ आहे हा असे म्हणून तो खेड्यातला उंदीर त्याचे कौतुक करू लागला अशा प्रकारे एक तास मोठ्या आनंदात गेला इतक्या स्वयंपाक घराचे दाळ उघडले गेले नृत्य पाहून दोघेही उंदीर एका कोनाळ्यात जाऊन लपले इतक्यात दोन मोठे बोफे तेथे आले व त्यांनी मोठ्याने आवाज केला तो ऐकून खेड्यातला उंदीर भीतीने घाबरला त्याची छाती धडधळू लागली मग तो हाळूस शहरातल्या उंदराला म्हणाला अरे असंच जर तुझं शहरातलं सुख असेल तर ते तुझं तुलाच लखला भो मला खेळत बरं तिथल्या राहतल्या शेंगा बऱ्या पण जीवाला नको तात्पर्य शहरात सुख फार पण त्याप्रमाणे मजा कमी पण त्या मनाने दुःखे आणि संकटही कमी असतात गोष्ट एकशे कुत्रा आणि लांडगा एक लांडगा फार दिवस उपाशी राहिल्यामुळे रोड झाला होता काहीतरी खायला मिळणारे तर पहावे म्हणून तो, पहा तो चांदण्या रात्री फिरत होता तेव्हा त्याला एका कुणव्याच्या झोपडीजवळ दारावर एक लठ्ठ कुत्रा बसलेला दिसला त्याने त्याला रामराम करून त्याचा आदर सत्कार केल्यावर लांडगा त्याला म्हणाला तू फार चांगला दिसतोस तुझ्यासारखा देखणावा धष्टपुष्ट प्राणी आजपर्यंत मी पाहिला नाही याचं कारण तरी काय मी तुझ्यापेक्षा जास्त उद्योग करतो पण मला पोटवर खायला मिळत नाही कुत्रा अरे मी करतो अरे तू करशील तर माझ्यासारखा सूरिसुखी होशील त्यावर लांडग्याने विचारले तू काय करतोस कुत्रा म्हणायला दुसरी काही नाही रात्रीच्या वेळी मालकाच्या दारा पुढे पहारा करून मी तोराला येऊ देत नाही लांडा म्हणाला एवढत ना मना ते मी मनापासून करीन बघा अरे मी रानात भटकत थंडी वारा तर मला घराच्या सावलीत बसून पोटवर अन्न मिळाल्यास घुसलं काय पाहिजे याप्रमाणे दोघांमध्ये बोलणे चालले असता कुत्र्याच्या गळ्याला दोरीचा कर्कोता पडलेला लांडग्याने पाहिला तेव्हा तो कुत्र्याला म्हणाला मित्रा तुझ्या गळ्यात काय रे है। कुत्रा म्हणाला अह ते काही नाही लांडगा म्हणाला तरी पण काय रे मला कळू देत कुत्रा म्हणाला अरे मी थोडासा द्वाड आहे लोकांना चावतो म्हणून मी दिवसा झोपलो तर रात्री चांगला पहारा करून माझा मालक मला दोरीने बांधून ठेवतो पण दिवस देऊस मावळला की तो मला सोडतोच मग मी वाटेल ते करतो वाटेल तिकडे फिरतो खाण्यापिण्याविषयी विचारशील तर माझा मालक आपल्या हाताने मला भाकरी खाऊ घालतो घरची सगळीच माणसं मला मायेनं वाजवतात पानावर उरलेली भाकरी माझ्याशिवाय तेव्हा तो पहा माझ्यासारखा वागशील तर तू ही सुखी होशील हे ऐकताच लांडगा मागच्या मागे पळू लागला त्याला हाकामागित कुत्रा म्हणाला अरे असा पळतोस काय लांडगा जुडूनच म्हणाला नको रे बाबा मला ते सुख ते तुझं तुलाच लाभ हो। स्वतंत्रपणे वाटेल तसं वागता असेल तर तशी गोष्ट मला सांग तुझ्यासारखं बांधून ठेवून जर मला कोणी राजा केलं तर ते राजेपणे देखील मला नको तात्पर्य स्वतंत्रपणा असताना गरिबीही चांगली पण पन परतंत्रपणा असेल तर श्रीमंतीचाही काही उपयोग नाही गोष्ट एकशे पंच्याहत्तर देव आणि साप आप लोक आपल्याला विनाकारण त्रास देतात व छळतात अशी एका सापाने देवाजवळ तक्रार केली ते ऐकून के देव त्याला म्हणाला अरे ही तुझी चूक ज्याने तुला त्रास दिला त्याला तू कडकडून चावला पर इतर लोगे गेले नात्पर्य अपने देना मनसाला क्षमा के लिए पर दुसरी मनसाला त्रास देता पे सावध रहा